वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग छत्तीसावा वचनामुळे अवघडलेला इश्वाकुवंश राजा डोळ्यात पाणी आणून उसासे टाके पुन्हा सुमंत्राला बोलला सुता रत्नाने संपूर्ण भरलेली चतुरंग सेना राघवाच्या मागोमाग जाण्याकरता तात्काळ तयार कर चतुरपणी बोलणाऱ्या सुंदर नायकीने खूप धनवान वैश्यजन आणि याने गुमाराच्या मोठ्या पसरलेल्या शोभा आणावी जे याच्या आश्रयाने राहतात आणि ज्यांच्या संगतीत हा पराक्रम करीत रमतो त्यांनाही पुष्कळधन इत्यादी देऊन याच्याबरोबर दे मुख्य मुख्य आयुधे नगरजन आणि गाड्या तसेच अरण्याची माहिती असणारी शिकारी हे रामाबरोबर जाऊ दे वन्य पशूंना आणि हत्तींना मारीत अरण्यातला मधपीठ आणि नाना दर्शन घेत हा राज्याची आठवण करणार जे काही माझे धान्य भांडात आणि धनकोश असतील ते तुम्ही राम निर्जन मनात राहत असताना त्याच्याबरोबर स्थानी यज्ञ करत त्या यज्ञात दक्षिणा मोकळ्या हाताने देत आणि ऋषींच्या संगतीत राहत तो सुखाने वनात राहील इकडे महाबहू भरत श्रीमान रामाने पुन्हा येऊन बसाव्याचा विचार असा विचार मनात धरून अगदी मनापासून अयोध्येचे पालन करेल राजा दशरथ असे बोलताच काही काहीला भय वाटले तिथे तोंड शुक्रे आणि तोंडातून स्वर उमटेना विषणकडे तोंड करून माणसा धन नसले पिऊन टाकलेल्या दारूच्या पेल्यासारखे आस्वाद घेण्याच्या राज्य भरत मुळीच पत्करणार नाही लाश सोडून हे अति दारुण शब्द बोलणाऱ्या मोठ्या डोळ्यांच्या कैकीला राजा दशरथ म्हणाला आही करणारे अनादे मला जोखडाला जोडून तो भारत वाहत असताना का मला टोसतेस अभिषेकाची कृती करनेला प्रारंभ झाला पूर्वीच का मला थांबवले नाही त्याचे एक क्रोधाने भरलेले बोलणे ऐकता सुंदरी कैके दुप्पट क्रुद्ध होऊन राजाला म्हणाली तुमच्याच वंशात सगराने ज्येष्ठ पुत्राला अडथळा केला होता त्याचे नाव असमंज त्याच्याप्रमाणेच यांनी जावे असे ती बोलताच झिपकार असे राजा दशरथ म्हणाला सर्व माणसांना लज्जा वाटली पण तिला त्याचे काहीच वाटले नाही जमलेल्या लोकात सिद्धार्थ नावाचा वृद्ध मुख्यमंत्री होता तो शुद्ध हंत करणाचा होता राजा त्याला फार मानत असे तो काही केला म्हणाला असमंज तर रस्त्यावरच्या खेळत असलेल्या मुलांना उचलून शर्यू नदीच्या पाण्यात फेकून देई आणि अशा खेळात तो दुष्ट रमत असे त्याला पाहून सर्व नागरिक संतप्त होऊन राजाला म्हणाले राष्ट्राला वैभवात चढवणारे महाराज एक असमंजाला ठेवा किंवा आम्हाला ठेवा तेव्हा त्यानं राजा म्हणाला का बरे तुम्हाला ते का भय वाटते राजाने असे विचारताच प्रजाजना त्याला म्हणाले हा खेळत असता आमच्या घाबरलेल्या लहान मुलांना शरीर नदीस फेकून देतो आणि त्यात त्याला अतिशय आनंद वाटतो प्रजाजनांचं हे म्हणणे ऐकून प्रजेचे पालन करणाऱ्या राजाने त्यांचे प्रिय करण्याच्या हेतूने आपल्या अहितकारी पुत्राचा त्याग केला त्याला त्याच्या बायको परिवारासह तत्काळ वाहनात बसून मरेपर्यंत याला सीमेच्या बाहेर हाकला अशी तो पिता असून त्याने आज्ञा केली जसे पाप करन, कर्म करार तो टोपली पावडे घेऊन गिरीकंदर शोधीत चारी दिशा फिरू लागला सगर राजा अत्यंत धार्मिक असल्यामुळे त्याने अशा रीतीने त्याचा त्याग केला रामाने असे काय पाप केले आहे की त्याला अभिषेकाला विरोध केला जात आम्हाला तो रामात काहीही अवगुण दिसत नाही चंद्राला जसा काळेपणा नाही तसा याच्यात पापगुण मिळायचा नाही किंवा देवी तुला जर रामाच्या ठिकाणी काही का दोष दिसत असेल दो तर तो, तो आताच सांग म्हणजे रामाला यथायोग्यपणे हा करता येईल जो सन्मागावर आहे ज्याच्यात दुष्टपणा नाही अशाचा त्याग म्हणजे धर्मविरोध आहे त्याने इंद्राचे ते सुद्धा जळून दे म्हणून देवी रामाला तू राजश्री सोडायलाच लावू नये बरंय नाही हे शुभारने लोकांकडून आपली निंदा होऊ नये यालाही तू जपावीस सिद्धार्थाचे बोलणे ऐकून राजा अतिशय थकलेल्या स्वरात आणि शोकाने न ना उमटणाऱ्या शब्दात कैकेल्या म्हणाला हे पाप रुपिणे हे बोलणे तुला ऐकायुष्य वाटत नाही माझे किंवा स्वतःचे हित तू जाणत नाही क्षुद्र मार्गाचा अवलंब करून तू जी हालचाल करीत आहेस ती सन्मार्गापासून दूर असलेली पापी हालचाल आहे मी राज्याचा सुखाचा धनाचा सर्वस्वी त्याग करून आता रामाच्या मागोमाग जाईल राजा भरतासह तू आणि सर्वजण आनंदाने दीर्घ काळ राज्याचा उपभोग घ्या अयोध्या खांडाचा छत्तीसावा सर्ग समाप्त